पुस्तक रतन टाटा लेखक, सुधीर सेवेकर, वाचक विद्या पाटील दोन शब्द रतन टाटा हे पुस्तक वाचकांना सादर करताना मला मनस्वी आनंद होतो आह उद्योजक या महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रातर्फे प्रसिद्ध होणाऱ्या मासिकातून मी अनेक प्रख्यात उद्योजकांवर वळोवळी लिहिल आह उद्योजकता विकास हा विषय आता महाविद्यालयीन अभ्यासक्रमातही समाविष्ट करण्यात आलिया विषयाची क्रमिक पुस्तकही मी लिहिली आह त्यांचे फार चांगले स्वागत झाले थोडक्यात लोकांना उद्योजकांविषयी वाचावयास आवडते हे आता स्पष्ट झाले आह रतन टाडांवर पुस्तक काढायचे असे जेव्हा साकेत प्रकाशनाचे श्री साकेत भान आणि सौरत्मा भान मला म्हणाले तेव्हा मी ही जबाबदारी मोठ्या आनंदाने तत्काळ स्वीकारली त्याची दोन कारणे पहिले म्हणजे आजवर उद्योजकांवर मी जे काही लेखन कल ले आह तखांच्या स्वरुपात केली आह इंटरव्ह्यू अर्थात मुलाखतींच्या स्वरुपात कलिआहे एक उद्योजक निवडून त्यावर विस्ताराने पुस्तक मात्र मी यापूर्वी लिहिले ले नव्हते ती संधी मला यानिमित्ताने चालून आली शिवाय जागतिक ख्यातीचा जा, एका मोठ्या उद्योजकावर लिहायचे होते सचोटी गुणवत्ता विश्वासार्हता अशा अनेक चांगल्या मूल्यांचे उद्योग व्यवसाय क्षेत्रातील एक मोठे उदाहरण म्हणजे टाटा ग्रुप त्यांच्या अध्यक्षांविषयी लिहायचे होते ही गोष्ट एक अभ्यासक एक लेखक या नात्याने मीला विलक्षण महत्वाची वाटत होती दुसरे कारण म्हणजे पुस्तक साखेत काढणार होते साकेतची पुस्तके म्हणजे उत्तम पुस्तके ही गोष्ट मराठी वाचकांना नव्याने सांगायची गरज नाही त्यांच्या उत्तमपणाचा मीही दोनदा घेतला होता कारण माझी दोन पुस्तके त्यांनी गेल्या वर्षभरात काढली होती त्याला फार चांगला प्रतिसाद मिळतो शिवाय निवडलेल्या विषयांबाबत साकेत आणि प्रतिमा दोघेही हो खूप मेहनत करतात अभ्यास करतात संदर्भ साहित्य उपलब्ध करून देतात भरपूर चर्चा करतात असा माझा अनुभव असल्याने ही संधी मी तात्काळ घेतली टाटा उद्योग समूह आणि जेआरडी यांच्याविषयी इंग्रजीतून काही ग्रंथ संदर्भासाठी उपलब्ध आह त्यांचा वापर तर के के मी केला शिवाय इंटरनेटचा वापर करून उपलब्ध झालखा माहितीचा उपयोग केला त्यांच्याकडूनही पुष्कळ मौडिक संदर्भ मला उपलब्ध झाल मी स्वतः ज्या उद्योगसमूहात काम करतो त्या नाथ अध्यक्ष जे महाराष्ट्र इकॉनॉमिक डेव्हलपमेंट कौन्सिलचेही विद्यमान अध्यक्ष आह त उद्योगपती श्री नंदकिशोर कागलीवाल व्यवस्थापकीय संचालक श्री सतीश कागलीवाल जे नॅशनल सीड असोसिएशन ऑफ इंडिया या संस्थेचे माजी अध्यक्ष आह यांच्याशी यासंदर्भात झालख्खा चर्चेचाही मला मोठा उपयोग झाला आह कंपनीतील माझे सहकारी श्री लक्ष्मण अय्यर कमल वर्मा यांच्याशी झाल चर्चाही उपयुक्त ठरलि आहे। मी या सर्वांचा अत्यंत आभारी आह माझा मुलगा चिरंजी उत्कर्ष जो माहिती तंत्रज्ञान विषयात पारंगत आह त्याची आणि माझी पत्नी प्राध्यापक सौ शैलजा यांनीही मला खूप मदत केली आहा मुद्रक कवळ डिझायनर आणि साकत्त प्रकाशनाचा स्टाफ यांचाही मी आभारी आह मराठी भाषेतील उद्योजकीय साहित्य हे हालन हळूहळू समृद्ध होत आहे त्यात रतन टाटाच्या निमित्ताने मी ही छोटीशी भर घालतो आह जागतिक उंचीच्या या भारतीय उद्योजकाचा मराठी वाचकांना या पुस्तकाद्वारे पुरेसा परिषद होईल असे वाटते। टाटा ग्रुपच्या नॅनो मोटरगाडीविषयी जी उत्सुकता आणि आकर्षण समाजात आहे त माझ्या या पुस्तकाच्याही वाट्याला अवश्य याव अशी अपक्षा व्यक्त करून रतन टाटा हे माझे आठवे पुस्तक मी वाचकांच्या हाती सुपूर्द करतो धन्यवाद सुधीर सेवेकर